विठले मे मे एवलिए नि करनी वी पे स्वामी वी पे पुनेरी आवाज ऐकने सा करना आवाज ऐकने सा कर पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा गुरुर् ब्रह्मा गुरूर गुरुर्देव महेश गुरुर्त ब्रह्मा नमस्कार आवाज, FM, अपने आवाज वन जीरो सेवन पॉइंट एट एफ एम वर अपन सर्व स्वागत है एक मुलाकात कार्यक्रम मे आज एक मुलाकात कार्यक्रम से अपने खास पाने हैं वैशाली सुरेंद्र हरीप वैशाली सुरेंद्र हरीप यांचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार रेडिओ पुणे या बिझनेस <laughs> <laughs> करते मी छोटा मोठा कुठला बिझनेस आहे तुमचा सगळ्यात पहिल्यांदा मी पाळणाघर चालवलं पाळणाघर हा मोठा माझा नंतर काही कारण असत मग मी मेस चालवली नंतर अच्छा डबे वगैरे सध्या आता मी ऑर्डर घेते केटरिंगच्या त्यामुळे घरी जाऊन ऑर्डर असतात माझ्या मग घर वगैरेच करते आतापर्यंत जो व्यवसाय <वे> <laughs> केला ते घर सांभाळून दोन्ही मुलांना सांभाळून व्यवस्थित केलं अच्छा अच्छा तुम्ही मुल कुठले आणि मूळ भोपाळची अच्छा भोपाळ भोपाळ भोपाळ म्हणजे एम पी एम ना येस म्हणजे माझ्या जन्मात इथे भोपाळचे ऍक्च्युली वडील रेल्वे असल्यामुळे आम्ही नंतर मग रेल्वे ट्रान्सफर झाली मग भुसावळ आलो भुसावळ असता एक झालो मी इथं मग लग्न माझं झालं पुण्यात माझं इथे म्हणजे त्रिकोणशेठ त्रिकोणशेठे तर काही आठवणी आपले बालपणाची सांगा जरा तसं बालपणी तस तिसरी चौथीपर्यंत शिक्षण झालं आमचं साधारण आणि नंतर मग भुसावळा बारावी पर्यंत केलं मी त्याच्यानंतर मग मा माउंटेसरी टीचरिंगचा कोर्स केला अच्छा बाल बा, मुलांमध्ये मा मला जास्त इंटरेस्ट असल्यामुळे लहान मुलांच्या मी जास्त रमते त्यामुळे मान्टेशरी टीचरिंगचा कोर्स केला आणि बस तितकंच त्याच्या पुढे मग आपलं स्वयंपाक हा माझा एम नव्हता जसा mm -hmm. एक्झॅक्टली म्हणजे त्याच्यात मी शिरले येत नव्हतं स्वयंपाक वगैरे पण अच्छा। अचानक काही कारण अशी असतात की ते आपल्याला करण्यास भाग पाडतात mm -hmm. त्यामुळे मी ते करत गेले म्हणून मी लग्न झाल्यानंतर मी माझ्या सहसरी आल्यानंतर मी पाळणाघरच चालवेल हेच माझं स्वप्न होतं आणि <laughs> तसं स्वप्न माझं फायनान्शियल खूप मोठं होतं पाळणाघराच्या बाबतीत एक ते ड्रीम होतं पण ते आर्थिक परिस्थिती माझं झालं नाही ते पुढे होईल सांगता येत नाही अच्छा शिक्षण वगैरे घेताना कोणते टीचर शिक्षक वगैरे त्यांची आठवण असेल तर सांगा हा साधारण माझं मराठी मीडियम मध्येच शिक्षण झालेलं आहे तसं फार माझ्या माझी जी शिकवणारी यादी होती माझी आत्याच होती म्हणजे ती आणि चौधरी तो सर वगैरे होते म्हणजे तसे आता फार ते ते गणित भोवत भौतिकशास्त्र वगैरे आजच्या काय वेगवेगळे सर होते तसं फार कमी त्या भीतीही फार होती शिक्षकांविषयी त्यामुळे फारस जास्त दहा खाष सांगायला असं आवडेल <laughs> <laughs> शिस्तच होती त्यामुळे सरांच्या विषयी आता जी चर्चा एवढी चालते तेवढं तितपरण नव्हतं आमचं भीती ही खूप होती भीतीमुळे पण आताच्या जे शिक्षण पद्धतीमध्ये जे बद्दल झालाय त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे नाही पूर्वी जे होतं ते शिक्षण पद्धती योग्य होती सर जेव्हा आमच्या शाळेतनं अक्षरशः म्हणजे जेव्हा रिटायर व्हायचे किंवा त्यांना ट्रान्सफर करायचे त्या विद्यार्थी अक्षरशः रडत असा की वाईट वाटायचं की हे सर का चाललं आहे आता तसं नाही राहिलं आहे आता म्हणजे कसं आहे सरांशी कंद्याला कंदे जे बोलणं चाललं आहे बोलतो आपण किंवा जे चर्चा होते फ्रेंडशिपसारखं वागलं जातं ते योग्य नाही आहे हा मान हा ठेवलाच गेला पाहिजे असं मला तरी वाटतं तर तुम्हाला जे तुमच्या काळात टीचरांची जी भावना होती होती है, <laughs> ना कीस, ना कीस तोड़ा जे होती एक नाते जे गुरु विद्या शिष्य मनोल जो थोड़ा सा मना चाहक तो नहीं संगली शाला अपल घर कि आप शिक्षक हिषे ना आणि एक विचारायचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये बरेच काही प्रसंगी येतात जातात आणि कधी कधी असा कठीण वेळ्यातनं मी विश्व निर्म, हे निर्माण मी स्वतः काही गोष्टी बऱ्याचदा मी खूप वेळा खाली आले बऱ्याचदा मी अशी खूप वेळा वर म्हणजे आलेली आहे त्याला म्हणता की शून्यातन विश्व निर्माण कसं करणं हे मी स्वतः अनुभवलेले आहे अच्छा अच्छा की एक प्रसंग काय असतो आणि कितपत आपण याच्यात जातो आणि प्रसंगानुसार आपल्याला परिस्थिती काय करायला शिकवते आणि काय करतो हुँ, हुँ. ते आपल्याला नक्कीच प्रेरणा देतं आयुष्यामध्ये दे। त्यानुसार मग आपण काही कशाची काही न बाळगता आपण इकडे बघत नाही तिकडे बघत नाही आपण सरळ कसं जातो हे आपल्याला ते आपापच वेळ शिकवते कोण काय म्हणेल कशाला करते हा विचार तेव्हा येत तेव्हा एकच येते ते एक ते की आपला संसार हा आपल्याला उभा करायचा आहे आपल्याला मुलांना पुढे न्यायचे मुलं आपलं नाव काढतील हीच अपेक्षा आपण काही लक्ष देत पुढे जातो एक विचारायचे म्हणजे आता जे फॅमिली आहे तुमच्या बरोबर आणि होत तिथे कोण कोण होते आणि माझं माहेर आहे तर माहेर म्हणजे कसं आता अजून आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये सक्सेना आणटी म्हणून आहे जसं आमच्या परिचय शेजारी जातात जसं आता भोपाळचे आता आमचे काका वगैरे छत्रे काका आहेत कुरकुडे काका माझ्या वडिलां फ्रेंड आहे शेजारी शेजार काय असतो तो आम्हाला अजूनही आमच्या आई वडिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये अजूनही येतात आणि त्यांना आम्ही अजूनही मानतो आमचे शेजारी राहणारे लोक खूप चांगले कॉन्टॅक्टमध्ये आमच्या आई वडिलांनी खूप छान संबंध ठेवले सगळ्यांशी ते आता आम्हाला पण पन। आम्ही पण तेच करतो म्हणजे <laughs> <नहीं>। माझ्या <laughs> नातेवाईकांपेक्षा मला जवळजवळ माझी जोडलेलीच लोकं खूप एवढी आहेत की मला नातेवाईक आहेतच आहेत पण त्याच्याबरोबर ही जोडलेली लोकं पण माझी खूपच मला ता प्रेरणा देऊन जातात किंवा एक शिकायला मिळतं त्यांच्याकडनं असं वाटतं फॅमिली मध्ये सर्वात जास्ती प्रेम करणारूबाई नवरात्र आहेच म्हणजे कस सासूबाई खूपच चांगल्या होत्या नवरात्र अतिशय चांगला आहे त्याच्यावर वाद नाही त्यांना गोडे मी नाव ठेवू शकत नाही त्यांच्यामुळे सगळं आहे असं म्हणायला नाही ते पण खूप छान आहेत पण जास्त प्रेम माझ्या सासूबाईंकडनं फ्री मला खूप मिळालं अच्छा यांना एक गाणं डेडिकेट करायचं असं तर कुठलं गाणं म्हणणार तुम्ही सासव्यांसाठी हो तू किती अच्छी है तू कितनी भोली है तू कितनी प्यारी है ओ मा तू कितनी भोली जागी है तू सारी सारी रत्तियां अंतरा सबसे ज्यादा मेरा फेवरेट है बहुत सुंदर लिखा है क्या लिखा है सुनिए मां बच्चों की जा होती है बच्चों की जा होती है वो होते हैं किस्मत वाले वो होते हैं किस्मत वाले जिनके मां होती है कितनी सुंदर है कितनी शीतल है प्यारी प्यारी नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पोनेरी आवाज 107.8 झिरो वर एक मुलाखत कार्यक्रम आणि आपल्याबरोबर विशेष वैशाली जी आहेत त्यांनी आपला सासूबाईंसाठी एक बारच फारच सुंदर गाणं डेडिकेट केला तर आपण ऐकून घेतलं की किती प्रेमल भावना त्याच्यामध्ये आपल्याला समजून येतो आणि गाणं ऐकल्यावर आपल्याला नक्कीच आपले जे जवळचे संबंध आई त्यांची आठवण येतेच आणि एका डोळ्यामध्ये प्रेमाचे आश्रूही येतात तो यह बढ़ू अपन ऐकता है रेडियो पुनेरी आवाज आनी एक मुलाकात कार्यक्रम मधे विशेष वैशाली जी है तीन चर्चा करते कि जीवनामें का ही प्रसंगी ये लोकान प्रेम कि अपने जे नेबर अपले जे शेजारी आत प्रेम अपने सपोर्ट मनुत जेव शेजारी आपबर प्रेमा वगता है तबाँव जीवन एकदम आनंदमय होता जे अनुभव है तीन अपना संगित तो एक विचाराचे अपने जीवनामें काही लोक प्रेरणादायी असतात तर कोण असे व्यक्तिमत्व आहे जे तुम्हाला अजूनही प्रेरणा मिळतो त्यांच्याकडून नाही प्रेरणा म्हटलं तर मी साधारणतः खूप जणांची घेऊ शकते पण मी साधारण पुस्तकं वाचत असे अच्छा, अच्छा जसं आता मी खडकी बाजारला मी राहत होतो पहिल्यांदा तर पिंपरी चिंचवड उद्योगिनी म्हणून एक पुस्तक यायचं त्या पुस्तकामध्ये नेहमी सगळ्यांची मी अशा स्टोऱ्या वाचून मला एक प्रेरणा तेव्हा मिळते की या पुस्तकामध्ये माझं पण एक नाव असायला पाहिजे मी पण एक उद्योगिनी म्हणून माझं नाव पाहिजे त्याच्यात यायला पाहिजे तसं माझं सक्सेस झालं पण तिथ मी पोचले पण होते पण नियतीचं काही वेगळंच मनात होतं की ते जमलं नाही मला काही कारणामुळे पण साधारण मी सुधामूर्ती किंवा ते असं मोठ्या मोठ्या ज्या असतात ज्या लेडीज ज्या पदावर आहेत त्या साधारणतः त्यांचे हु. भूमिका किंवा त्यांचे ख हे वाचायला मला भयंकर आवडतात तशीच मी प्रेरणा जनरल जसा आपली ही प्रे ही काय ना तीच कल्पना चावला झा किरण बीदी झाली आपल्या ह्या साधारणतः ज्या लेडीज पोस्टवर ज्या आहेत हो, हो, हो। यांच्याबद्दल <laughs> मला खूपच हे प्राऊड वाटतं की किती ह्या करू शकतात आपण नक्कीच काहीतरी केलं पाहिजे आणि तिसरं मला अशी प्रेरणा मिळते की हे काहीतरी करतात आपण काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी <laughs> आणि मग काही पण त्याच्यामध्ये केलं पाहिजे महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिलं ही माझी पहिल्यापासूनच आहे मला अत्याचार सहन साधारण होत नाही मी त्या बाजूनी जास्त बाजूला लढत असते <laughs> आणि पुस्तकाचं नाव सांगितलं तेर त्याच्यातलं ते एक विशेष अनुभव कोणाचा असेल तुम्हाला आठवण येत असेल तर ते सांगा ती आठवण म्हणजे अशी साधारणतः एक अशीच महिला होती तिची मी स्टोरी अशी वाचली होती की ती साधारण परिस्थिती होती ती तिची खूप परिस्थिती हल घेऊन तिला एक असंच मिळतं एक कोणीतरी सल्ला देतं की तू असं किती कर तिच्याकडं पैशाचा फार प्रॉब्लेम होता त्यावेळेला तिला एखाद्याच अशा व्यक्तींनी तिला मदत केली की तू हे चालू कर तिने चालू केलं छोट्या गोष्टींनाच तिने चालू केलं ते व्यवसाय ती त्या शिखरावर एवढ्या मोठ्या पोचली की ते बघून असलं की हीच करू शकते मी का नाही करू शकणार या गोष्टी हिला जर एवढ्या आहे तर माझ्यात तर नक्कीच गट्स एवढे आहे की मी काहीतरी करू शकेल पब्लिक कॉन्टॅक्ट जेव्हा आपलं बोलणं आपल्या कला बोलण्याची जी कलावगत आपल्याकडे जी आहे ती आपण त्याचा उपयोग हा नक्कीच करू शकतो तेव्हाच मला ती प्रेरणा खूप मिळाली आणि मला मी चिंचवडला त्या उद्देशानेच मी इथे आले आणि सक्सेस पण झाले नाही असं नाही पण सगळं मिळतं <laughs> असं नाही <laughs> काही निष्ठून पण जाता हो हो हो आणि सांगतात ना प्रयत्ना ते परमेश्वर प्रयत्न करत राहायचा आणि जिथपर्यंत आपण पोहोचले तिथे पण आपण पुढेही जाऊ शकतो त्याच्यासाठी नक्कीच आपल्याला प्रयास करायला पाहिजे आणि सतत आपल्याला अभ्यास मिळत असतो आणि आपण पुढे जात असतो आणि करत राहायला पाहिजे करता करता जे एक दिवस आपले दिवस असं म्हणतात म्हणून थांबायचं नाही कुठे आणि थांबलं तर जग संपला असं म्हणतात तर जाता जाता आपण एक मेसेज म्हणून किंवा काय म्हणतात त्याला आपले हॉबीज वगैरे तुमचे जे रुचिकर जे वस्तू आहेत किंवा तुम्हाला कशामध्ये खूप आनंद मिळतो त्या गोष्टी सांगा मला साधारणतः एक तर गाणं ऐकायला आवडतं आणि साधारणतः दुसऱ्यांना मदत करू करू किंवा त्यांच्या चेहऱ्यावर जो समाधान असतो आपण जो मदत केल्याचा तो मला भयंकर आवडतो त्यांना म्हणजे दुसऱ्यांना मदत तीस आपण जाऊ शकू की जे उपयोगी पडू शकू आपल्याकडनं हे मला आवडतं जनरली कोणाचा उपयोगी पडणं हे माझं उपयोग आहे कुठल्या सगळ्याच गोष्टी पैशानेच होत असं नाही शारीरिक कष्टाने सुद्धा आपण करू शकतो मदत की नाही बा पैसा नाही होते तर आपण या बाजूने आपण मदत करू शकतो आणि इंटरेस्ट फील्ड काय आहे तुमच्या जेवण बनवणं किंवा काय स्पेशल असं तसं तर मला लहान मुलांमध्ये रमाला भयंकर आवडतं स्वयंपाक तर हा आपला जन्मसिद्ध अधिकारच आहे तो करावाच लागतो <laughs> त्याच्यातनं सुटका कोणालाच नाही <laughs> हवी म्हणजे माझ्याला जितकं मी लहान मुलांमध्ये छान रमते ना जेवढं मला मला कुठलाच विश्व आ आठवत नाही त्यावेळा ते एक विश्व म्हणजे मला म्हणजे निलाग लहान मुलांमध्ये जी दिसते <laughs> त्यांच्यामध्ये रमते तेवढंच मला भयंकर आवडतं लहान मुलांसाठी तुम्ही म्हणजे जसं आपण पोयम्स राईम्स वगैरे म्हणतो तुम्ही नक्कीच ते पालन पाहिजे तर त्याच्यामध्ये तुम्ही राईम्स वगैरे म्हणत असेल मुलांबरोबर ते मराठी पण मराठी मध्ये चालेल गाणी छोट्या मुलांना लहान मुलांच्या झोपवतानाची माझी एक तर गाणी आहे साधारणतः नाही तर मग ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हवंय वंडर इंग्लिश मिडियमची पण यायची ते एक म्हणायची नाही तर लिंबोणीच्या झाडामागे ते एक माझ नेहमी पॅटर्न असा तिंभोवणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग भाई। हे वंटावंटवाजी मुलो छान झोपी जायचं चला मित्रांनो आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण वैशाली सुरेंदर हरीफ यांच्याशी बोलणं केलं गप्पा केलं आणि नक्कीच मला आवडत असेल काही गोष्टी त्यांच्या तर ते आपल्या जीवनामध्ये आणा आणि मला आवडलेल्या गोष्टी म्हणजे त्यांनी जे महिलांचं जे पुस्तक होतं ज्याच्यामध्ये प्रेरणादायी स्टोरीज पिंपरी चिंचवड उद्योगमध्ये महिलांचा जे, जे संवेश होता पुस्तकामध्ये आणि ते नेहमी वाचायचा आणि त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळायच्या आणि त्यांनाही वाटायच्या की माझं पण या पुस्तकामध्ये नाव यावं आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न प्रयत्नशीलहिले पण काही कारणाने ते झालं नाही परंतु त्यांच्या प्रयत्नशील जेवढा सफलता पाहिजे त्यांना त्यांना ते मिळालंही पण काही काही गोष्टी होत नाही तर त्याच्यासाठी रडायची काही गरज नाही पण आपण आपली प्रयत्न चालू ठेवायचा आणि आपण प्रयत्न केला तर आपल्याला माहिती आहे की मी पण तेवढा करू शकते असं ते आपला आतमध्ये आहे तर आपण नक्कीच एक दिवस सक्सेस होऊया वैशालीजी खूप खूप धन्यवाद या एपिसोडमध्ये आल्याबद्दल नमस्कार धन्यवाद छान वाटलं आल्यावर थँक्यू धन्यवाद शुक्रिया चला में आच्छे परत बेटु दूसरा तो चला मित्रों आज एपिसोड में एवं परत भेटू दुसर एपिसोड में तुम्ही रहा रेडियो पुनेरी आवाज 107.8 जीरो सेवन आनंदी रहा आनंद लुटा